पंचतंत्र लेखक काशिनाथ अनंत जोशी आणि पांडुरंग रामचंद्र ढमडेरे वाचक मिलिंद कव्हाणकर तंत्र दुसरे मित्र प्राप्ती कथा सहावी एका गावात तीक्ष्ण विशाण नावाचा एक पुष्ट बैल राहत होता त्याच्या उद्दामपणामुळे त्याच्याजवळ इतर बैल राहत नसत तो एकताच आपल्या अणकुचदार शिंगांनी नदीकाठी ढूषा मारी आणि कोवळे गवत खात अरमण्यात फिरत आपला वेळ घालवीत असे त्या वनात प्रलोभक नावाचा एक कोल्हा राहत होता एकदा तो आपल्या बायकोसह नदीकाठी आनंदाने गप्पा गोष्टी करीत असताना तीक्ष्ण विषाण नदीकाठच्या वाळवंटात पाणी पिण्यासाठी आलेला त्यांना दिसला त्याचे वृषण खाली लोंबत असलेले पाहून कोल्ले कोल्हेला म्हणाली त्या बैलाचे मांसपिंड पहा कसे लोंबत आहेत थोड्याच वेळात ते घडून पडणार असे वाटते तरी आपण त्याच्या मागावर राहावे हे बरे कोल्ला म्हणाला प्रिये तू म्हणतेस ते खरे आहे परंतु ते पडतीलच असे सांगता नाही तेव्हा उगाच कशाला त्याच्या मागे जाण्याचा त्रास घ्यायचा इथे पाणी पिण्यासह येणाऱ्या उंदरांवर आपला उदरनिर्वाह चांगल्या तऱ्हेरी या, चा या जागेवर येतील हे काही ठीक नाही जो हाते सोडून पळप्याच्या मागे लागतो त्याच्या हातातले ही जाते आणि पळते तर गेलेलेच असते त्याचे बोलणे ऐकून कुर्ली त्याला म्हणाले अगदीच मेषपात्रासारखे बोलू नका लहानचा नाला भरण्यासाठी फारसे पाणी लागत नाही किंवा उंदराची ओंजळ भरण्यासाठी काही जास्त लागत नाही तसेच क्षुद्र लोक थोडक्यात संतुष्ट होतात पुरुषांनी नेहमी उत्साही असावे जिथे साहस उद्योग आणि पराक्रम असतो तिथेच लक्ष्मी स्थिर राहते तिळामध्ये तेल भरपूर असते परंतु जो काढणारा असेल त्यालाच ते मिळते दैवत मला देहीत असे म्हणून आळशीपणाने बसून राहणाऱ्याला काय मिळणार अल्पसंतोषीपणात सुख मांडणाऱ्याला संपत्ती दिली तरी ती लवकर संपून जाते तुम्ही म्हणता त्याचे लोंबणारे मांसपिंड पडतील किंवा न पड़ती परंतु ते बरोबर नाही कारण निश्चय करून काम केले तर त्याची लोकस्तुती करतात सातक पक्षी निश्चयाने बसून राहतो म्हणून तर पाऊस पाडून त्याला पाणी देतो शिवाय मला उंदराच्या मांसाचा वीट आला आहे हे मांसपिंड लवकरच गळून पडतील असे दिसत आहे तुम्ही त्याच्या मागे जाणार नाही असे म्हणू नका आपल्या बायकोचे बोलणे ऐकून कोल्हा ती चांगली जागा सोडून तीक्ष्ण विषाणाच्या मागे माग निघाला मनुष्य सर्व गोष्टी निश्चयाने करू शकतो परंतु स्त्री हट्टापुढे त्याचे काही चालत नाही अंकुशाने ज्याप्रमाणे हत्ती ताब्यात ठेवतात त्याप्रमाणे स्त्री वचनापुढे पुरुषांना आपला निश्चय पार पडता येत नाही स्त्री पुटाला पराभव पत्करावा लागतो एका स्त्री वचनावर विश्वास ठेवला कि मग सारासारेवण खाणत नाही तो कोल्हाही आपल्या बायको सह तीक्ष्णोमाग बरेच दिवस फिरत राहिला परंतु ते मांसपिंड काही गळून पडेनात अशी पंधरा वर्षे गेली तेव्हा तो कोल्हा आपल्या बायकोला म्हणाला थलथळीत आणि आत्ता पडणार किंवा पडणार असे वाटणारे हे बैलाचे मांसपिंड पंधरा वर्षे झाली तरी अद्याप गळून पडले नाही तेव्हा आता ते कधीच गळून पडणार नाही दोन वाणी राहतात तुला त्यांच्या पैकी कोणासारखे व्हावे वाटते ते तू सांग म्हणजे त्याप्रमाणे तुला मी वर देईल इतके वरून तो पुरुष अदृश्य झाला सोमिलक आश्चर्यचकित होऊन वर्धमानपुराकडे निघाला संध्याकाळच्या वेळी तो शहरात पोचला व त्याने गुप्तधनाच्या घराची चौकशी केली सूर्य वावरचे घर सापडले गुप्तधन त्याला घरात घेत नव्हतात पण तो हट्टानेच त्याच्या घरात शिरला जेवणाची वेळ झाली तेव्हा नाराजीनेच त्याच्या पुढे खाण्याचे आणून टाकले जेवण कसे कसे उरकले व तो झोपण्यासाठी लवंडला तोच त्याला रानात दिसलेले ते दोन पुरुष पुन्हा दिसले ते दोघे आपण आप अरे कर्त्या आज या सोमिरकाला घरी जेवायला पाठवून तू त्याला जास्त खर्चात का घातले तू हे काही चांगले केले नाही दुसरा म्हणाला अरे कर्मा हा काही माझा दोष नाही प्रत्येक माणसाचा जो काही वाटा आहे तो त्याला दिलाच पाहिजे त्याचा परिणाम पाहण्याची कामगिरी तुझ्याकडे आहे सकाळी सोमिलक जागा होऊन पाहतो तो गुप्त धनाला आमांश झाला होता पोटात येणाऱ्या आजारीपणामुळे त्या दिवशी माणसांना उपवास घडला सोमिलक सकाळीच त्या घरातून निघाला तो थेट उपभोक्त धनाच्या घरी गेला तिथे अतिथीस योग्य असे त्याचे स्वागत झाले त्याला उत्तम जेवण देण्यात आले आणि एका सुंदर अशा शयनगृहात त्याची झोपण्याची व्यवस्था करण्यात आली खोलीत पलंगावर पडून तो डुलकी घेतो तोच ते दोघे पुरुष पुन्हा आपापसात बोलताना त्याच्या दृष्टी एक म्हणाला अरे कर्त्या सोमिलकावर उपकार केले आहेत करणार त्याने सर्व जिन्नस उदारीने आणले आहेत त्यावर दुसरा म्हणाला अरे कर्मा करवून घेणे एवढेच माझे काम त्याच्या काम तुझे आहे सकाळीच राजाने उपभोक्त धनाला बरेच द्रव्य देणगी म्हणून पाठवले ते पाहून सोमिरक स्वतःशीच विचार करू लागला कारण वेदांचा अभ्यास करून अग्निहोत्र घेतले किंवा विद्या शिकून शिल मिळवले किंवा बायको केल्यावर पुत्रवर प्राप्ती झाली तर त्याचा उपयोग तसेच संपत्तीचा विनिमय केला तरच त्या संपत्तीचा उपयोग म्हणून हे दैवा मला उपभोक्त धनासारखा भुक्त धनासारखा करू नकोस त्याप्रमाणे सोमिलक उपभुक्त धन झाला मंथरक म्हणाला म्हणून म्हणतो पैसा गेल्याबद्दल पडून ठेवलेल्या पैशामुळे जर एखादा श्रीमंत होत असेल तर त्याच पैशामुळे आपणही श्रीमंत आहोत असे म्हणायला काय हरकत आहे सरोवराच्या पाण्याचा उपयोग ते वागू लागल्यावरच होतो त्याप्रमाणे पैसा खर्च करण्याचा त्याचा खरा उपयोग आहे मधमाशा मधुकोळा करतात परंतु त्याचा फायदा दुसरेच लोक घेतात पैशाचा संचय करणे हा त्याचा उपयोग नाही दान आणि भोग हाच पैशाचा खरा उपयोग पैशा पैसा संपण्याचे तीनच मार्ग आहेत एक दान दुसरा भोग आणि तिसरा नाश पहिले दोन मार्ग सोडून दिले तर तिसऱ्याच मार्गाने जावे लागते म्हणून शहाण्यांनी केवळ साठा करण्यासाठी पैसा मिळवू नये तो दुःखालाच कारण होतो साप केवळ वारा खाऊन राहतात म्हणून का निर्बल आहेत रानातले वाळलेले गवत खाऊन हत्ती बलवान होतात ऋषीमुनी रानातले कंदमोळे खाऊनच दिवस काढतात तेव्हा संतोष हेच पुरुषाचे खरे सुख आहे जे पुरुष संतोषातच सुख मानतात त्यांनाच शांती लाभते धनाची हाव धरणाऱ्यांना नेहमी इकडे तिकडे धावावे लागल्यामुळे त्यांना कुठली आली आहे शांती संतोष हेच पृथ्वीवरील अमृत आहे ते जे प्राशन करतात त्यांनाच सुख मिळते इतरांच्या वाट्याला दुःखच ढग ज्याप्रमाणे सूर्याचे किरण आवडून त्याप्रमाणे संतुष्ट माणूस आपली इंद्रिये आपल्या काबूत ठेवतो शहाण्याला माणसाची निंदा करणारे आणि स्तुती करण्यास योग्य नसलेल्या धार्मिक कारण चिखलात पाय पुरवून मग धूत बसण्यापेक्षा आधीच चिखल टाळलेला बरा नाही का धनासारखे दुसरे पुण्य नाही लोभासारखा दुसरा शत्रू नाही शिलासारखे दुसरे भूषण नाही आणि संतोषासारखी संपत्ती नाही हे सर्व जाणून तू संतोषाने राहा मंथरकाने इतका उपदेश केल्यावर कावळा म्हणाला मंथरक इतके सांगतो आहे तर तू दुःख सोडून दे नुसते ऐकणारे जो कडू असले तरी हितकरच सांगतो तोच खरा मित्र बाकीचे मित्र फक्त नावात असे त्यांचे बोलणे चालले आहे तोच चित्रांग नावाचा एक हरिण पारध्याचा त्रास चुकविण्यासाठी तिथे आला त्याला पाहताच लघुपासन कावळा एकदम झाडावर चढून बसला हिरण्याक उंदीर जवळच्या झुडपात पड़ाला आणि मंथरक कासव पाण्यात गेला कावळ्याने तो हरिणच आहे हे निरखून पाहिले आणि तो कासवाला म्हणाला मंथरका बाहेर येण लागल्यामुळे एक हरिण पाणी पिण्यासाठी आला आहे त्याचाच हा आवाज आहे हा काही माणसाचा आवाज नाही मंथरक म्हणाला बाबा हा हरिण सारखा धापा टाकीत आहे आणि भयशक्तीत नजलेने सारखा मागे वळून पाहत आहे त्यावरून तो पाणी पिण्यासाठी आला नसून पारध्यांचा त्रास सुकविण्यासाठी येथे आला आहे त्याच्या पाठीवर कोणी पारधी दिसतो का पहा बरे भयभीत झालेल्या माणसाचा श्वास जलद चालतो वो तो घाबरून सरका इकडे तिकडे पाहत असतो त्याला स्वस्तता नसते कासवाचे गोळण्याऐकून चित्रंग म्हणाला म्हणतर तू बरोबर ओळखलेस पारध्याच्या बायणाने जखमी होऊन मी जीव बचावण्यासाठी येथे आलो आहे माझ्या कळपातल्या इतर हरणांना पारध्यांनी बहुतेक ठार केलेले दिसते आहे मी तुमच्याकडे शरणागत होऊन आलो आहे मला लपून बसण्यासारखी एखादी योग्य जागा दाखवी टाका मंथरक म्हणाला चित्रांगा शत्रू पासून सुटका करून घेण्याचे दोन मार्ग आहेत एक आपला हात चालवणे आणि दुसरा कळणे तेव्हा तू येथून दाट अरणण्यात जाध्याच्या तावडीतून सुटशील तिथ्यात लघुपतन झाडावरून खाली उतरला आणि मंथरकाला म्हणाला मंथरका मोठमोठाले मांसाचे तुकडे घेऊन पारधी परत फिरलेले मी पाहिले आहेत तेव्हा तू आता बाहेर ये आणि चित्रांगा तू ही आता शांत चित्ताने विश्रांती घे नंतर आनंदाने काल जातो सुभाषितांचा संग्रह आपण केला नाही तर दुसऱ्यांना अजून काय सांगणार एकदा अशाच गप्पा गोष्टी चालल्या होत्या परंतु चित्रांग हजर नव्हता तेव्हा त्यांचे चित्त व्याकुळ झाले तो अजून का आला नाही सिंहाने त्याला खाल्ले की तो पारध्याच्या तडाख्यात सापडला का कोवळ्या गवताच्या लोभाने कुठल्या खड्ड्यात पडला असा विचार असे येऊ लागले आपल्या घराच्या बागेत सहज फिरायला गेलेला मनुष्य लवकर परत आला नाही तर त्याच्या अप्तिष्टांना काळजी वाटू लागते मग हे तर काय अरण्यच मनथरक कावळ्याला म्हणाला लघुपट नका मी आणि हिरण्य दोघेही जमिनीवरून चालणारे असल्यामुळे त्याचा शोध करण्यास निरुपयोगी आहोत चित्रांग अरण्याचा कुठे पडला आहे की काय याचा शोध करतोस का सावळा लगेच निघाला थोडा दूर गेला नाही पोहोच त्याला चित्रांग एका डबक्या जवळ डोरीच्या सापडला मित्राला पाहिल्यावर चित्रांगाला दुःखाचा उमाळा आला, आला। दाबून ठेवलेले दुःख प्रिय मित्र भेटला की जोराने बाहेर येते चित्रांग म्हणाला मृत्यू तुम्हाला न्यायला आला आहे बरे झाले तू भेटला असते भरण्यापूर्वी मित्र भेटले म्हणजे दोघांनाही चुटपुट लागत नाही बोलताना माझ्याकडून कधी चूक झाली असली तर मला क्षमा कर हिरण्यक आणि मंथरक यांनाही माझा निरोप सांग ती सहज केव्हा जाणून बुजवून मी त्यांचा अपराध केला असेल तर मला क्षमा करा आणि माझ्या प्रेमाकडे पाहून माझ्यावर असाच लोभ ठेवा मित्र तू असा धीर सोडू नकोस लघुपथनक म्हणाला आणि हिरण्यक व मंथरक यांच्याकडे जाऊन त्याने सर्व हकीकत सांगितली हिरण्यक चित्रांगाचे पाश तोडण्यासाठी लघुकथनकाच्या पाठीवर बसून चित्रांगाकडे आला हिरण्य चित्रांगाला आणि तो म्हणाला मित्राशिवाय संकटातून कोण तार म्हणूनच म्हटले आहे की खरे मित्र माणसाने पारखून ठेवावे हिरण्यक म्हणाला तू एवढा शहाणा आणि दक्षा असताना पाशात कसा सापडलास चित्रांग म्हणाला बाबा हा काळाचा महिमा आहे पण तो दुष्टपारधी येथे येण्याच्या आत हे पाश तोडून टाकून मला एकदाचा मोक्ष कर हिरण्यक हसून म्हणाला मी इथे असताना अजून तुला तुल सुद्धा सापडला तर शास्त्र काय कामाचे असे मला वाटू लागले आहे म्हणून मी तुला मुद्दाम विचारित आहे चित्रांग म्हणाला बाबा बुद्धीचे काही चालत नाही दैवत उलट असल्यावर यमाचे पाश पडायला उशीर लागत नाही त्यावेळी मोठमोठ्या विद्वानांची ही बुद्धी कुंठित होते विधा त्याने कपाळावर जे लिहिले आहे कोणीही पंडित तरी पुसू शकत नाही एवढे तोच मंथरक पासवत येथे येऊन पोहोचला हे लक्षण काही चांगले नाही का म्हणाला तावळा म्हणाला पुरेकर तुझे पारधी पुराण हा मंथरक येत आहे त्याच्यामुळे मात्र आपण पारध्याच्या तावडीत सापडू एवढ्याच जर पारधी आला तर मी आकाशात उडून जाईन तुला जवळच्या वेळात राहून रक्षण करता येईल चित्रांग ही उड्या मारित परंतु करणार याची वाटते आहे इतक्यात मंथरक तेथे येऊन पोहोचला हिरण्यक त्याला म्हणाला तू इथे यायला नको होते आता तो पारधी येण्यापूर्वीच लवकर परत निघ कसा मंथरक म्हणाला मित्रांनो तुम्ही येथे असताना मला तेथे ते चैन पडेना म्हणून मी आलो तुमचा विरोध मला सहन होईना तुमच्या सारख्या सारखे त्यांचे असे बोलणे चालले आहे तोच त्यांना पारधी येताना दिसला त्याला पाहिल्याबरोबर उंदराने झटक्यात चित्रांगाचे पाश तोडले तेवढ्यात चित्रांग उडी मारून पळून गेला लघुपचन झाडावर जाऊन बसला आणि हेळण्यात जवळच्या बेळात गेला खिन्न झालेला असे समजून इकडे तिकडे पाहत असताना त्याला त्याला पाहत असतो मनात म्हणाला दैवाने हरिण पळवून नेले परंतु कासव दाखवून दिले तर या कासवावरच आज कुटुंबाचे पोषण करावे म्हणजे झाले असे म्हणून त्याने दर्भांनी कासवास धाकून बांधून टाकले व त्याला धनुष्याच्या टोकाला बांधून धनुष्य खांद्यावर टाकून तो घरी निघाला अरे रे केवढ कमी होते नुसरे हो संकट उभे राहिले एकदा संकटे यायला लागली ला की ती, ती वाढवतच जातात वाकलेल्या पण तत्काळ सरळ होणाऱ्या धनुष्याप्रमाणे चांगल्या कुळातील स्त्री आणि नम्रपणाने वाकलेले पण सरळ वागणारे मित्र आपल्याला संकटात सोडून जात नाही मातापिता माता पिता बंधुजन यापेक्षा कारण तो आपल्याला कधीच अंतर देत नाही दैवाने माझे धन फिरावून नेलेच आहे माझे मित्रही नाहीसे होणार असे दिसते मंथरा मित्र मिळणे कठीण संकटाच्या वेळी धीर देणारा गुप्त गोष्टी न फोडणारा आणि संकटातून सोडवणारा मित्र वेळात त्याच्यासारखा मित्र आता पुन्हा मिळणार नाही त्यापेक्षा देव मलाच का मानाश झाला सर्व परिवार सोडून गेला त्यानंतर देश त्याग आणि सर्वांवर कळस म्हणजे मित्रवियोग हेच जीवनाचे सार आहे का संपत्ती आणि संकटे ही क्षणभंगूर असतात हे शरीरही एक दिवस टाकून द्यायचे असते जसे आपण जगात आलो तसेच जाणार हे शेवटी खरे तरी सुद्धा मित्र ही दोन अक्षरे म्हणजे दोन रत्ने आहेत संकटात धीर आणि प्रेमाचे एकमेव अशी ही दोन अक्षरे आहेत आणि लघुकथनक ते आले त्यांना पाहून हिरंड्यक म्हणाला अरे अरे नुसते रडत काय बसला आहात मंथरकाला घेऊन पाकधी दृष्टीआड होण्यापूर्वी त्याच्या सुट्टीचा काहीतरी मार्ग सोडला पाहिजे संकटात सापडल्यामुळे देश केवढे रडत बसतात त्यांचे रडणे तेवढे वाढत जाते त्यामुळे संकट नाही होत नाही हातात पड़लेला लाभाचे रक्षण करून पुढील जो तत्पर आणि दक्ष असतो बोलणे ऐकून लघुपतनक म्हणाला तर मग मी सांगतो त्याप्रमाणे करा पारधी ज्या वाटेने घरी जातो आहे त्या वाटेवर एखाद्या डबक्या शेलारी चित्रांगाने मेड्यासारखे पडून राहावे मी त्याच्या डोक्यावर बसून हळूहळू चोची मारीन म्हणजे पारध्याला त्या हरी खरोखरच मेलेले आहे असे वाटेल मग तो मंथरकाला जमिनीवर ठेवून हरिणाकडे धावत येईल शेजारच्या डबक्यात जाईल चित्रांग म्हणाला मित्रान तुझी युक्ती फार चांगली आहे चला आपण मंथरकाला सोडू युक्ती यशस्वी हो वा न हो उत्साह कमी होऊ न देता प्रयत्न करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे करत चला तर आता आपण आपापल्या कामाला लागू त्यांच्या तेव्हा या हरणाला सुद्धा आता घेऊन जावे असा विचार करून पारध्याने त्या कासवाला खाली ठेवले त्याबरोबर सर्वांनी आपापली कामे ठरवल्याप्रमाणे योग्य रीतीने पार पाडली हरिण पडून गेले म्हणून खिन्न होऊन पारधी पाठीमागे येऊन पाहतो तो कासवही पड़ून गेलेले त्याबरोबर त्याने तिथेच बैठक मारली आणि कपाळावर हात मारून तो म्हणाला हाय रे दैवा सुरुवातीला चांगले पृष्ठ हरिण फासात अडकले होते त्याला तो पळवून लावलेस नंतर कासव मिळाल्यामुळे जरासा आनंदित झालो तर तेही आता हातातून निष्ठून गेले भुकेमुळे व्याकुळ होऊन बायको मुलांपासून दूर अशा या अरण्यात मी एक तास तुझ्या तडाख्यात सापडलो आहे तर आता तुला जे करायचे असेल ते तू करून घे मी त्यासाठी तयार आहे याप्रमाणे शोक करीत तो घराकडे निघून गेला पारधी लांब गेला असे पाहून कावळा कासव उंदीर आणि हरिण आपापल्या जागेतून बाहेर आले आणि एकमेकांना प्रेमाने आलिंगन देऊन जणू आपला पुनर्जंमत झाला आहे असे समजून सुखाने गोष्टी करीत दिवस घालवू लागले याप्रमाणे शहाणे लोक मित्र गोळ्या करतात आणि मित्रांबरोबर सरळ आणि प्रेमाने वागतात त्यांना पराभवाचे हो दुःख कधीही कर, सोसावे लागत लाग लाग नाही